पुस्तक मंगल प्रभात लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील प्रकरण दहावे सर्व धर्मसमभाव एक तेवीस नऊ एकोणीसशे मंगलप्रभात आपल्या व्रतांमध्ये ज्या व्रताला आपण सहिष्णुता या नावाने ओळखतो त्यालाच मी हे नवीन नाव दिले आहे सहिष्णुता हे टॉलरेशन या इंग्रजी शब्दाचे भाषांतर आहे पूर्वीही मला हे नाव आवडले नव्हतेच पण त्याऐवजी दुसरा कोणता शब्द सुचत नव्हता काका काकासाहेबांनाही हे नाव आवडत नव्हते त्यांनी सर्व धर्म आदर नाव सुचविले मला तेही रुसले नाही इतर धर्मांना सहन करण्यामध्ये त्यांचा कमीपणा गृहित धरल्याप्रमाणे होते आदरामध्येही मेहरबाणीचा भाव येतो अहिंसा आपल्याला इतर धर्माबद्दल समभाव शिकविते आदर आणि सहिष्णुता ही अहिंसेच्या दृष्टीने पुरेशी नाहीत इतर धर्माविषयी समभाव राखण्याच्या मुळाशी स्वतःच्या धर्माच्या अपूर्णतेची कबुली येऊनच जाते सत्याची आराधनासुद्धा अहिंसेची कसोडी सुद्धा आपल्याला हेच शिकविते संपूर्ण सत्य जर आपल्या हाती लागलेले असेल तर मग सत्याच्या आग्रहाचे प्रयोजनच काय मग तर आपण प्रत्यक्ष परमेश्वरच होऊ कारण की सत्य म्हणजेच परमेश्वर अशी आपली समजूत आहे आपल्याला पूर्ण सत्य कळत नाही म्हणून तर आपण त्याबद्दल आग्रह बाळगतो त्यामुळेच तर पुरुषार्थ शक्य होतो यात आपल्या अपूर्णतेची कबुली आली जर आपण स्वतः अपूर्ण तर आपण कल्पलेली धर्मही अपूर्ण स्वतंत्र म्हणजे मनुष्य बुद्धिनिरपेक्ष धर्म संपूर्ण आहे पण तो आपण पाहिलेला नाही ज्याप्रमाणे ईश्वरालाही आपण पाहिलेले नाही आपण मानतो तो धर्म अपूर्ण आहे त्यामध्ये नित्य फेरफार होत असतात आणि व्हायचेच असे झाले तरच आपण उत्तरोत्तर चढू शकू सत्याकडे ईश्वराकडे रोजच्या रोज जवळ जाऊ आणि मनुष्यकल्पित सर्व धर्म अपूर्ण आहेत असे एकदा कपूल केले की मग कोणत्याही धर्माला उच्च किंवा निषलेखण्याचा प्रश्न सुरत नाही सर्वच धर्म खरे आहेत पण सगळेच अपूर्णही आहेत अर्थात दोषाला पात्र आहेत समभाव वाटत असताही आपण त्यांच्यातील दोष पाहू शकू स्वतःच्यातीलही पाहू शकू हे दोष त्यांच्यामध्ये आहेत एवढ्यासाठी त्याचा त्याग करणार नाही तर तो दोष तेवढे टाळू अशा तऱ्हेने संभाव राखला म्हणजे इतर धर्मांमध्ये जे काही ग्राह्य दिसेल त्याला स्वतःच्या धर्मामध्ये स्थान देण्यास आपण अनमान करणार नाही एवढेच नव्हे तसे करणे आपले कर्तव्य ठरेल सर्व धर्म ईश्वर आहेत परंतु ते मनुष्यकल्पित असल्यामुळे मनुष्य हा त्यांचा प्रचार करीत असल्यामुळे ते अपूर्ण आहेत ईश्वर दत्त धर्म अगम्य आहे त्याला भाषेमध्ये व्यक्त करणारा मनुष्य आहे त्याचा अर्थ लावणाराही मनुष्यच कोणाचा खरा अर्थ समजवायचा सर्वच आपापल्या दृष्टीनुरुप ती दृष्टी कायम आहे तोपर्यंत खरे पण सगळेच खोटे असतील हेही अशक्य नाही म्हणूनच आपण सर्व धर्माबद्दल समभाव बाळगावा यामध्ये स्वतःच्या धर्माबद्दल उदासीनता नाहीयेत तर स्वतःच्या धर्माविषयीचे आपले प्रेम आंधळे होते त्या ऐवजी ज्ञानमय बनते व त्यामुळे अधिक सात्विक निर्मळही बनते सर्व धर्माविषयी समभाव बाणेल, तेव्हाच आपले दिव्य चक्षु उघडतील धर्मांधता व दैवी साक्षात्कार उत्तर दक्षिण दिशांतके अंतर आहे धर्मज्ञान होताच आड पडदे उडून जातात व समभाव उत्पन्न होतो आपण जसजसा या समभावाचा अभ्यास करू तसतशी आपल्याला आपल्या स्वतःच्या धर्माची अधिक चांगली ओळख होत जाईल येथे धर्म व अधर्म या यामधील भेद मात्र टळत नाही एथे गोष्ट चालली आहे ती जे ठाम झालेले धर्म म्हणून आपल्याला माहीत आहेत त्यांचीच होय या सर्व धर्मांमुळे मूळ सिद्धांत एकच आहेत त्या सर्व धर्मांमध्ये संत श्रीपुरुष होऊन गेले आहेत आजही हयात आहेत म्हणून धर्माबद्दलचा समभाव व धर्मियांबद्दलचा मनुष्याबद्दलचा समभाव यामध्ये काहीसा फरक आहे मनुष्यमात्रांबद्दल दुष्टाबद्दल आणि श्रेष्ठाबद्दल धर्मनिष्ठाबद्दल आणि धर्म हिना बद्दल समवा असावा असे आमचे म्हणणे अधर्माबद्दल मात्र रही नाही मग असा प्रश्न उपस्थित होतो की अनेक धर्म मूळी पाहिजेतच कशाला धर्म अनेक आहेत हे तर आपल्याला दिसतेच आहे आत्मा एक आहे पण मनुष्य देह असंख्य आहेत देहांची असंख्यता टाळवायची म्हणल्यास टाळता येणार नाही तरीही आत्म्यांची एकता आपण ओळखू शकतो त्यास न्यानेधर्माचे मूळ एक आहे जसे वृक्षाचे असते पण त्याला असंख्य पाणे आहेत